स्कंध अकरावा अध्याय तेरावा भस्माचे महत्व श्री नारायण म्हणाले हे मुने महापातकांचे समूहही त्यामुळे नष्ट होतात आता त्याचे पुण्यफल ऐक आणि वानप्रस्थांना विरक्ती देते ते धर्माची वृद्धी करणारे स्वाध्याय देणारे शूद्रांना पुण्य देणारे असे आहे सर्व भूतांच्या रक्षणासाठी त्रिपुंड्र आणि भस्म सांगितले आहे तिरकस त्रिपुंड्र धर्मरूप असल्याचे श्रुती सांगते अडवा त्रिपुंड्र सर्व यज्ञांच्या ठिकाणी असल्याचे वेदांचे म्हणणे आहे तोच सर्व धर्मरूप आहे ज्ञानाकरता भस्मोद्धलन आणि त्रिपुंड्र यांचा विनियोग सांगितला आहे शिव विष्णू हिरण्यगर्भ ब्रम्हदेव इंद्र वरुण आणि सर्व देवांचे अवतार यांनी त्रिपुंड्र आणि भस्म लावले उमादेवी लक्ष्मी वाणी आणि आस्तिक स्त्रियांनीही भस्मधारण केले होते यक्ष राक्षस गंधर्व सिद्ध विद्याधर मुनीही भस्मधारण करून त्रिपुंड्र लावला होता तसेच भ्रष्ट लोकही भस्माचे आचरण करीत होते भस्मधारण आणि त्रिपुंड्र ज्यांनी धारण केला तेच शिष्ट आणि विद्वान समजावेत अंगास भस्म लावलेला मूर्खसुद्धा जेथे भोजन करतो तेथे प्रत्यक्ष शिवसेने आणि गौरीस भोजन करतात भस्मयुक्त पुरुषाचे मागे सहज जरी मनुष्य गेला तरी पापमुक्त होतो आणि पूज्य होतो भस्मांकित पुरुषाचे स्तवन केले तरी तो मान्य होतो त्रिपुंड्रधारकास भिक्षादान केल्यावर अनुष्ठानाचे पुण्य मिळते मस्तकावर त्रिपुंड्र धारण केलेला पुरुष जेथे जाईल तेथे क्षेत्र होते कोणतीही भस्मांकित विभूती ही, ही ब्रह्मदेवाप्रमाणे पूज्य होय ईश्वराची विभूतीविषयीची आज्ञा कप्ताने पाळली तरी उत्तम गती मिळते ती शेकडो यज्ञानेही मिळत नाही अगदी सहज जरी भस्म धारण केले तरी तो मजप्रमाणे पूज्य होई। ब्रह्मा विष्णू महेश सरस्वती लक्ष्मी पार्वती हे सर्वजण त्यामुळे तृप्त होतात हे नारदा दान यज्ञ धर्म तीर्थयात्रा ध्यान तप यांना त्रिपुंड्राच्या कलेची ही सर नाही धारक हा सर्वश्रेष्ठ होय राजा सुद्धा त्याला आपला म्हणून मान देतो तसे शंकर त्याला आपला समजतो सर्व सदाचार सोडून एकदा जरी त्रिपुंड्र धारण केला तरी तो मुक्त होय अशा पुरुषाच्या ज्ञानाची कुलाची चौकशी करू नये कारण शिवमंत्राहून श्रेष्ठ मंत्र नाही श्रेष्ठ दैवत नाही, नहीं वीर्य वीरिये भस्म हो सर्व दुखांचा नाश करते पापांची शुद्धी करते अंत्यज अधम मूर्ख कि पंडित भस्मा विषयी तत्पर रहो शिवगणान परिवेष्टीत हो तो सर्वती युक्त होतो, तो सद्योजातम इत्यादि पांच मंत्री पवित्र केिवाची भूषण त्रिपुंडराच्या आवृत्तीने कपाळावर रेखलेली अशी दैवाने लिहिलेली दुष्ट अक्षरे पुसून टाकतात अध्याय तेरावा समाप्त